अध्याय तीनशे बेचाळीसावा अग्नी व सोम यांचे महात्म्य अर्जुन प्रश्न करतो अग्नी व सोम हे पूर्वी एकाच उगमातून कसे निर्माण झाले हा संशय माझे मनात उत्पन्न झाला आहे यास्तव हे मधुसूदना या माझ्या संशयाचे निरसन कर श्री भगवान सांगतात हे पांडुनंदना पार्था माझ्या समर्थ्याची एक प्राचीन कथा तुला सांगतो ती सावधचित्ताने आई चार युगांचे एक चक्र याप्रमाणे सहस्त्र वेळा कालचक्र फिरल्यानंतर जगताचा प्रलय काल प्राप्त होतो त्यासमयी व्यक्त अव्यक्तामध्ये लीन होऊन गंगम सर्व भूतांचा नाश होतो पृथ्वी तेज व वायू ही तीन महाभूते नष्ट होऊन सर्व विश्वांवर अंधकाराचे आवरण पडते आणि जिकडे तिकडे जलमय दिसू लागते अशा प्रकारे सर्व सृष्टीवर ब्रह्मांडाप्रमाणे दिगंत व निरवधी जलाचे आवरण पडले म्हणजे दिवस नसतो व रात्रही नसते सत व असत या दोनीचा अभाव असतो आणि व्यक्त किंवा अव्यक्त यापैकी कोणतीच संज्ञा त्या प्रलयकालीन सृष्टीला देता येत नाही अशा स्थितीत नारायणाच्या गुणांचा आश्रय करून राहणारा अजर अमर अनिंद्रिय अग्राह्य म्हणजे कल्पनातीत अज सत्य हिंसा न करणारा चिंतामणी रूप विविध प्रवृत्ती प्रवर्तक वैरभाव रहित अक्षय्य जरामृत्युरहित निराकार सर्वव्यापी सर्वकर्ता व शाश्वत म्हणजे अनाद्यनंत असा जो प्रलयकालचा अंधकार त्यापासून अव्यय पुरुष जो हरी तो प्रादुर्भूत होतो याला श्रुतीचाही आधार आहे अहोरात्र व सदसत पेकी विश्वाचा आरंभी काहीच नसून फक्त अंधकार जिकडे तिकडे भरून राहिलेला होता अशी श्रुती आहे तो अंधकार विश्वव्यापी असून त्याला स्वरूपी नारायणाची रात्र असेही म्हणतात तमशब्दाचा अर्थही असाच आहे या प्रकारे तमापासून निर्माण झालेल्या ब्रह्मोद्भव पुरुषापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवाला प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा होऊन त्याने आपल्या नेत्रदवयापासून अग्नि व सोम या दोहची उत्पत्ती केली पुढे आपली भूतसृष्टी उत्पन्न करता करता क्रमाने ब्राह्मण व क्षत्रिय हे वर्ण त्याने उत्पन्न केले सोम म्हणजे ब्रह्म व ब्रह्म तेच ब्राह्मण होत तसेच अग्नि तेच क्षत्रिय होत पण ब्राह्मण हे क्षत्रियाहून अधिक सामर्थ्यवान आहेत असे का म्हणून विचारशील तर ब्राह्मण क्षत्रियाहून श्रेष्ठ आहेत असा जगतात प्रत्यक्ष अनुभव आहे ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ प्राणी ब्रह्मदेवाने या जगतात अगोदर कोणीही निर्माण केलेले नाहीत ब्राह्मणाच्या मुखात जो अन्न घालतो त्याने प्रदीप्ताग्नीला हविर्भाग समर्पण केल्यासारखे आहे ही भावना मनात ठेवूनच ब्रह्मदेवाने भूतमात्र निर्माण केले पारथा सृष्ट मात्राची योग्य प्रकारे व्यवस्था लावून ब्रह्मदेव त्रैलोक्याचा गाडा चालवित आहे या सिद्धांताला देखील श्रुतीचे प्रमाण आहे हे अग्ने तू यज्ञांचा किंबहुना अखिल विश्वाचा होता तुझ्यामुळेच देव मनुष्य व यच्चयावत जगत यांच्या हिताचे संवर्धन होते आहे हे अग्ने तू यज्ञ व विश्व यांचा होता देव व मनुष्य तुझ्या सहाय्याने जगताचे कल्याण करतात अशी श्रुती आहे अग्नि हा यज्ञ होता व यज्ञ करता आहे किंबहुना अग्नी हा ब्रह्म म्हणजे ब्राह्मण आहे हे अग्ने मंत्रोच्चार केल्याशिवाय अग्नीमध्ये आहुती टाकता येत नाहीत व पुरुषावाचून तपाचरण घडायचे नाही देव मनुष्य व ऋषी यांचे पूजन मंत्रयुक्त आहुती अग्नीला दिल्या म्हणजे पूर्ण होते या कारणास्तव तुला होता असे म्हणतात मनुष्यांना हवनासंबंधी जे अधिकार दिले आहेत त्यात ब्राह्मणालाच याजन करण्याचा अधिकार सांगितला आहे क्षत्रीय किंवा वैश्य या तर ब्विजांना हा अधिकार दिलेला नाही म्हणून ब्राह्मणांना अग्निस्वरूपी मानून यज्ञ करण्याचे काम त्यांचेकडे सोपवले आहे ब्राह्मणांनी केलेल्या यज्ञांच्या योगाने देव तृप्त होतात आणि ते पृथ्वीला धान्याधिकांनी समृद्ध करतात शतपथ नामक ब्राह्मण ही ब्राह्मणाचे मुखात आहुती दिली असता त्याचे शरीरात असणाऱ्या अग्नीस ती पोचून त्याच्याद्वारे देवतांनाही पोचते असाच अभिप्राय आहे ज्या विद्वान मनुष्याने ब्राह्मणाच्या मुखात आहुती दिली त्याला प्रदीप्त अग्नीत हविर्भाग समर्पण केल्याचे श्रेय आहे या कारणास्तव ब्राह्मणांना अग्निस्वरूपी कल्पले असून विद्वान ब्राह्मण अग्निला म्हणजे यज्ञयागादिकांनी संतुष्ट करतात अग्नी हा विष्णू होय भूतमात्राचे ठिकाणी प्रवेश करून अग्नी त्यांचे प्राणधारण करतो याविषयी सनत्कुमारोक्त काही श्लोकही प्रसिद्ध आहेत ते असे सर्वाधी ब्रह्मदेवाने जेव्हा विश्व के उत्पन्न केले तेव्हा प्रथम ब्राह्मण उत्पन्न केले ब्राह्मणांनी वेदाध्ययनाने निर्मळ स्वर्गप्राप्ती करून घेऊन अमरत्व मिळवले ब्राह्मणांची बुद्धी वाणी कृती श्रद्धा व तपश्चर्या ही पृथ्वी व स्वर्ग या दोहांना आधारभूत असून शिंके जसे गोरसाला सांभाळून धरते तसे ब्राह्मणांच्या सामर्थ्याने पृथ्वी व स्वर्ग यांचे संरक्षण चाललेले आहे सत्यासारखा श्रेष्ठ धर्म नाही माते सारखा गुरु नाही आणि ब्राह्मणासारखा इह परलोकी कल्याण करता नाही ज्यांच्या राष्ट्रामध्ये ब्राह्मणांना उदरनिर्वाहाचे साधन राहत नाही तेथील लोक वैभवहीन होऊन चोरटे बनतात बैल त्यांच्या नांगराला अथवा गाड्याला चालत नाहीसे होतात व रवीने दही घुसळले तरी लोणी निघत नाही या प्रकारे तेथे अवनतीचे साम्राज्य माजून राहते वेद पुराणे इतिहास इत्यादी प्रमाण ग्रंथांमध्ये सर्व करते व सर्वस्वरूपी ब्राह्मण हे नारायणाच्या मुखापासून उत्पन्न झाले असे वर्णन आहे वरद देवाधिदेव नारायणाने जेव्हा वाणीने शब्दोच्चार न करण्याचा संकल्प केला होता तेव्हा ब्राह्मण हे सर्वांचे अगोदर परमात्म्याच्या मुखावाटे उद्भूत झाले आणि ब्राह्मणानंतर बाकीच्या तीन वर्णांची उत्पत्ती झाली याप्रमाणे सुरासुरांहून श्रेष्ठ असलेले ब्रह्मस्वरूपी ब्राह्मण म्या उत्पन्न केले आहेत आणि त्या ब्राह्मणाच्या द्वाराने सुर असुर ऋषी श्रेष्ठ व इतर भूत मात्र यांची पात्रतेनुसार निरनिराळ्या अधिकारावर योजना केली जाते व प्रसंगी त्यांचेकडून दोषाचरण घडले तर त्या शिक्षाही ब्राह्मणद्वाराच लावली जाते इंद्राने अहिल्यावर बलात्कार केला या कारणास्तव गौतम ऋषीकडून शाप होऊन इंद्राचे केस कपिलवर्ण झाले कौशिकाच्या शापवाणीने इंद्राचे वृषण नष्ट झाले पुढे अन्नदेवाच्या प्रसादाने त्याला मेघवृषण प्राप्त झाले शर्याती राजाच्या यज्ञामध्ये अश्विनी चवन ऋषी हे हवीर्भाग समर्पण करू लागले असता इंद्राने त्यांना प्रतिबंध केला व त्याचवर व्रज्र उगारले तेव्हा चवनांनी त्याचे वाहू स्तंभित केले रुद्राने आपल्या यज्ञाचा विध्वंस केल्यामुळे क्रोधाविष्ट होऊन दक्षाने उग्रतपश्चर्या केली व तपोबलाने रुद्राच्या ललाटावर तिसरा नेत्र उत्पन्न करून त्याला विरूपत्व आणले रुद्राने त्रिपुराचा नाश केला करण्याची प्रतिज्ञा केली असता असुरुगुरु जो उषेना म्हणजे शुक्र त्याने आपल्या मस्तकाच्या जटात तोडून त्या रुद्रावर फेकल्या त्यातून भुजंग उत्पन्न होऊन ते रुद्राला दंश करून लागल्या कारणाने रुद्राचा कंठ नीलवर्ण झाला पूर्वी स्वयंभू मनमंतर चालू असता नारायणाने शंकरांचा कंठ दाबल्यामुळे तो नीलकंठ बनला अशीही दुसरी एक कथा आहे अमृत उत्पन्न करण्याचे हेतूने अंगिरा ऋषीच्या कुलातील बृहस्पती हे पुरस्चरण करण्याकरता जलाशयाचे तीरावर बसले असता आचमनासाठी थोडेसे जल त्यांनी हातावर घेतले तो ते त्यांना स्वच्छ दिसले नाही त्यामुळे रागागून बृहस्पतींनी शाप दिला की ज्या अर्थी आचमनासाठी मी उदक हातात घेतले असता ते निर्मळ न होता गढूळत राहिले त्या अर्थी आजपासून उदकामध्ये मासे मगर कासव इत्यादी जीव राहू लागून उदक गढूळ करतील तेचपासून जलामध्ये विविध प्रकारचे जलचर प्राणी वास्तव्य करू लागले त्वष्ट्याचा विश्वरूप नावाचा पुत्र प्रथम देवांसह पुरोहित होता पण त्याची माता ही दैत्य दैत्यभगिनी असल्यामुळे तो यज्ञात देवांना उघडपणे हवीर्भाग अर्पण करी व चोरून दैत्यांनाही देई तेव्हा हिरण्यकशिपूला पुढे करून आपली भगिनीजी विश्वरूपाची माता तिच्याकडे असूर गेले व तिला म्हणाले हे देवभगिनी हा तुझा पुत्र त्वष्टा व त्रिशिरा विश्वरूप देवांचा पुरोहित आहे तो देवांना मात्र उघडपणे यज्ञामध्ये दे हवीर्भाग देतो व आम्हाला गुप्तपणाने देतो यामुळे देवांचे सामर्थ्य वाढून आमचे कमी होते तेव्हा तू त्याचे निवारण करून तो आमच्या बाजूला येईल असे कर हे ऐकून ती विश्वरूपाची माता विश्वरूप नंदनवनात होता तिकडे गेली विश्वरूप नंदनवनात होता तिकडे गेली व त्याला म्हणाली हे पुत्रा तू शत्रूंचा पक्ष घेऊन मातृपक्षाचा नाश का आरंभ केला आहेस असे करणे तुला उचित नाही तेव्हा मातेचे वचन मोडता कामा नये हे लक्षात आणून त्याने मातेचे पूजन केले व तो हिरण्य पक्षाला येऊन मिळाला तेव्हा त्याने वसिष्ठाला होतृपदावरून काढून ते विश्वरूपाला दिले यामुळे संतप्त होऊन ब्रह्मपुत्र वसिष्ठाने हिरण्य शाप दिला की तू मला काढून दुसऱ्याची होतृपदावर स्थापना केलीस तस्मात तुझा यज्ञ तडीस न जाता अपूर्ण होण्या प्राण्यांचे हातून तुझा अपूर्व प्राण्याचे हातून तुझा वध होईल या शापवचनाप्रमाणे हिरण्यकशपूला नृसिंहाचे हातून मृत्यू आला इकडे मातुलपक्षाची सरशी व्हावी येत तर विश्वरूपाने खडतर तपश्चर्या करण्यास आरंभ केला तेव्हा त्याच्या तपाला विघ्न करावे म्हणून इंद्राने सौंदर्य लतिका अप्सरांची योजना केली त्यांना पाहताच विश्वरूपाच्या मनाची चलविचल होऊन त्वरित त्याचे अंतकरण त्या अप्सरांचे ठिकाणी जडले तो काम मोहित झाला हे अवलोकन करून अप्सरा बोलल्या की आपण आता आल्या ठिकाणी परत जाऊ तेव्हा विश्वरूप त्याला म्हणाला तुम्ही कुठे जाता येथे मजबरोबर राहा म्हणजे तुमचे कल्याण होईल अप्सरा त्याला म्हणाल्या आम्ही देवस्त्रिया अप्सरा आहोत आणि आम्ही यापूर्वीच सर्व शक्तिमान व वरदात्या प्रभू इंद्राला वरले आहे विश्रूप म्हणाला इंद्रासह वर्तमान सर्वदेव आताच्या आता नाहीसे आता करून टाकतो असे म्हणून तो मंत्र जपू लागला तो तो त्या त्रिशिराचे सामर्थ्य वृद्धिंगत होऊ लागले आणि कर्ममार्गी द्विजांनी यज्ञात यथाविधी मंत्रोच्चारपूर्वक जेवढ्या सोमरसाचे अग्नीत हवन केले तेवढा सगळा त्याने एका मुखाने पिऊन टाकला व दुसऱ्या मुखाने सर्व यज्ञी यांना भक्षण केले व तिसऱ्या मुखाने तो इंद्रादी देवांचे सामर्थ्य शोषून घेऊ लागला याप्रमाणे सोमरस प्यालाने विश्वरूपाची सर्व गात्रे पुष्ट झालेली पाहून इंद्रासह सर्व देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली तदनंतर इंद्रासह ते सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले व त्याला म्हणाले विश्वरूपाने यज्ञातील सर्व सोमरस पिऊन टाकल्यामुळे आमचे वाट्याला आता काहीच उरला नाही असुरामचा पक्ष बळावत चालला असून आमच्या सामर्थ्याला ओहटी लागली आहे तेव्हा आमचे संरक्षण कसे होईल असे करा तेव्हा ब्रह्मदेव त्याला म्हणाला भृगुकुलातील दधीच ऋषी तपाचरण करीत बसला आहे त्याकडे जा व तो आपल्या कलेवराचा त्याग करील अशावर त्याच्यापाशी मात नंतर त्याच्या अस्थि घेऊन त्यापासून वज्र निर्माण करा तेव्हा ते, ते इंद्रासह सर्वदेव जेथे तो भगवान दधीच ऋषी तपश्चर्या करीत होता तेथे गेले आणि त्यांचे समीप येऊन त्याला म्हणाले भगवंत आपले तपाचरण निर्विघ्नपणे सुव्यवस्थित चालले आहे ना तेव्हा दधीच त्यांना म्हणाला तुमचे स्वागत असो तुमचे काय कार्य मी करू ते बोला तुम्ही सांगाल ते मी करीन देव बोलले जगतकल्याणाकरता भगवंतांनी आपल्या देहाचा त्याग करावा देवांचे हे शब्द कानावर पडतात सुखदुःख समान मानणाऱ्या त्या योगीश्रेष्ठ दधीचीने मनाची समता यत किंची ढळून न देता योगद्वारा आत्म्याचा स, आत्म्याचा समाधी लावून शरीराचा परित्याग केला याप्रमाणे तो परमात्म्यात लीन होऊन जातात धा त्याने त्याच्या अस्थी जमा करून त्याचे वज्र बनवले ते ब्राह्मणाच्या अस्थिचे केलेले असल्यामुळे श्री विष्णूचे अधिष्ठान त्याला त्याचे ठिकाणी झाले होते मग अशा स्वरूपाच्या त्या अभेद्य व अप्रतिरुद्ध वज्राच्या सहाय्याने इंद्राने विश्वरूपाची मस्तके उडवून त्याला ठार मारले तदनंतर विश्वरूपाच्या गात्रांच्या घर्षणाने त्याच्या शरीरातून वृत्र उत्पन्न झाला त्या शत्रूलाही इंद्राने मृत्यूची वाट दाखवली परंतु याप्रमाणे दोन ब्रह्मत्या घडल्यामुळे भयभीत होऊन इंद्राने स्वराज्याचा त्याग केला आणि मानस सरोवरातील एका शीतल कमलिनीचा आश्रय करून योग सामर्थ्याने सूक्ष्म रूप धारण केले तो त्या कमलिनीच्या देठात लपून बसला इकडे ब्रह्महत्येच्या भीतीने त्रैलोक्यनाथ इंद्र नाहीसा झाल्यामुळे अखिल जगताला अराजक स्थिती प्राप्त झाली रजोगुण व तमगुण यांनी देवांवर पगडा बसवला ऋषीश्रेष्ठांच्या मंत्रांचे सामर्थ्य नाहीसे झाले राक्षसांचा सुळसुळाद झाला वेद नष्टप्राय झाले आणि राजा नाहीसा झाल्यामुळे लोक हतवी होऊन बळीतोकांपळी अशी शोचनीय स्थिती प्राप्त झाली तेव्हा देवांनी व ऋषींनी मिळून आयुष्याचा म्हणजे आयुचा पुत्र जो न त्याला इंद्रपदावर स्थापून राज्याभिषेक केला नवशाच्या ललाटावर सर्वांचे तेज हरण करणाऱ्या पाचशे तारका चमकत होत्या त्यामुळे सर्व प्राण्यांचे सामर्थ्य त्याला हरण करता येऊन त्याने निष्कंटक रीतीने स्वर्गलोकचे राज्य केले तेव्हा लोकांना पूर्वस्थिती प्राप्त होऊन ते स्वस्थ व आनंदित झाले पुढे एकदा नहुषाच्या मनात आले की इंद्राच्या सर्व ऐश्वर्याचा मी उपभोग घेत आहे परंतु शची मात्र मला प्राप्त झाली नाही हे मनात येताच तो शचीच्या मंदिराकडे गेला व तिला म्हणाला हे सुभगे मी देवांचा इंद्र आहे मला यश हो शशीने उत्तर केले तू स्वभावतात धर्मवत्सल आहेस सोमवंशात उत्पन्न झालेल्या राजाला परांगनेचा अभिलाष धरणे उचित नाही यावर नहुष बोलला मी सध्या इंद्रपदावर असून इंद्राचे राज्य व रत्ने यांचा उपभोग घेत आहे यास्तव तुझा अभिलाष धरण्यात मी कोणतेही पातक करीत नाही कारण तू इंद्राच्या उपभोक्त वस्तूंपैकी एक आहेस शची म्हणाली मी सांप्रत एक व्रत आरंभले असून अद्याप संपूर्ण झाले नाही थोडेच दिवसांनी माझे अवभृत स्नान झाल्यावर मी तुझ्याकडे येईन शचीपासून एवढे आश्वासन घेतल्यावर नहुष तेथे निघून गेला इकडे नहुषाच्या भयाने घाबरलेली व पतिदर्शनासाठी उत्कंठित झालेली ती दुःखशोकार्त शची बृहस्पती सन्निधाली तेव्हा अत्युद्विग्न झालेल्या त्या शचीला अवलो करून ही पतिदर्शनोत्सुक आहे हे बृहस्पतीनी अंतर्ज्ञानाने ओळखले आणि ते देवगुरु तिला म्हणाले तू जे व्रत करीत आहेस तेच कर तुझ्या तपश्चर्याच्या तेजाने युक्त होऊन तू वरदाईनी उपश्रुती देवीचे आवाहन केलेस म्हणजे ती तुला तुझ्या पतीचे दर्शन करून देईल तत्नंतर गुरुवचनानुसार महानियम संज्ञक तपाचरण करून मंत्रोच्चारपूर्वक शचीने वरदात्या उपश्रुतीचे आव्हान केले उपश्रुति प्रकट हे शची तू आवाहन ही येथे प्राप्त आहे। तुझे प्रिय करू ते बोल बोल्ह तिला शिरसा प्रणाम करून शची हे भगवती मजा पति कोाखी तू सत्यरूप मूर्तिमंत ऋत है हे उपश्रुतीने शचीला मानस सरोवरावर नेऊन कमलिनीच्या देठाच्या आश्रयाने बसलेला इंद्र दाखवला तेव्हा कृश व मलान झालेल्या पत्नीला पाहून इंद्र आपल्या मनामध्ये विचार करू लागला केवढा हा माझवर दुःखाचा डोंगर कोसळला की मी की मी नाहीसा झाल्यामुळे दुःखाने पोळलेली ही माझी पत्नी माझा शोध काढीत येथे आली आहे मग इंद्र तिला म्हणाला तुझे कसे काय आहे उत्तर दिले नहुष माला पत्नी करू पे वी तुला तू यहु व ज्यात अद्याप को बसले अशा वाहन बसून मजाशी लग्न लव इंद्रा पुष्क मोटमोठी व सुंदर वाहने हैं पर पर्वत मी पूर्वी बसले तू याशिवाय निराळ्या एखाद्या अनभुक्त वाहनात बसून ये अनुपभुक्त वाहनात बसून ये पतीची ही युक्ती ऐकताच शशी परमहर्षित होऊन स्वस्थानी गेली इकडे इंद्रही पुनरपी कमलिनीच्या देठात दडून राहिला मग शचीला येताना पाहून नहुश तिला म्हणाला की तू केलेली मुदत सरून गेली तेव्हा इंद्राने सांगून ठेवल्याप्रमाणे शचीने नहुशाला उत्तर दिले ते ऐकून कित्येक ऋषी श्रेष्ठांना वाहनाला जमपून नहुष शचिराच्या मंदिरासमे येऊन पोहोचला पण या प्रकारे नहुष ऋषिश्रेष्ठांचा अवमान करीत आहे हे कुंभोद्भव मैत्रावरणी अगस्त्य ऋषीच्या दृष्टोत्पत्तीस आले व तितक्यात नवशाने त्यांना पाय लावला तेव्हा अगस्त्य नवशाला म्हणाले हे पापिष्ठा तू ज्यापेक्षा अश्लाघ्य कर्म करण्यास प्रवृत्त झाला आहेस त्यापेक्षा तू सर्प होऊन भूमी व पर्वत आहेत तो त्या अवस्थेत पृथ्वीवर राहशील त्या ऋषिष्ठेठाच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडता क्षणीच नहुष आपल्या वाहनातून खाली पडला तेव्हा पुन्हा त्रैलोक्य नाथ झाले मग व ऋषी मिळून इंद्रासाठी भगवान विष्णूला शरण गेले व म्हणाले हे भगवन ब्रह्महत्येच्या दोषाने पछाडलेल्या इंद्राचे संरक्षण करा तेव्हा श्री विष्णू त्या शरणगता शरणागतांना बोलले इंद्राने विष्णु प्रीत्यर्थ म्हणजे वैष्णव अश्वमेध यज्ञ केला म्हणजे त्याला पुन्हा इंद्रपदाची प्राप्ती होईल इंद्राच्या दोषमुक्तीचा उपाय श्री विष्णूच्या मुखाने कळला परंतु देव व ऋषी यांना इंद्र कोठे आहे हे माहीत नव्हते म्हणून ते शजीपाशी येऊन तिला म्हणाले हे सुभगे इंद्राला परत घेऊन ये ते भाती पुन्हा मानस सरोवर परत गेली आणि तिने हा सर्व वृत्तांत सांगितला इंद्रही मानस सरोवर सोडून बृहस्पतीकडे गेला मग बृहस्पतीने कृष्णसारंग वर्णाचा अश्व सोडून इंद्राकडून मोठा अश्वमेध यज्ञ करविला व त्याच वाहनावर अमरपती इंद्राला बसवून बृहस्पतीने त्याला इंद्रपदाची प्राप्ती करून दिली त्यावेळी देवांनी व ऋषींनी स्वरलोकनाथ इंद्राची स्तुती केली इंद्राची ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्तता झाली आणि स्त्री अग्नी वनस्पती व जल या चार ठिकाणी ब्रह्महत्येचे पातक वाटून दिले याप्रमाणे ब्रह्मतेजाने युक्त झालेल्या इंद्राने शत्रूचा वध करून आपले स्थान परत मिळवले एकदा भरद्वाज महर्षी आकाशगंगेत उभे असता विष्णूच्या म्हणजे वामनाच्या त्रैलोक्यव्यापी तीन पायापैकी एका पायाची लाथ त्यांना लागली तेव्हा भरतबाजांनी विष्णूच्या वक्षस्थलावर आपल्या ओल्या हाताने ताडण केले त्या त्यावेळीपासून भगवान विष्णूच्या उरावर श्रीवत्सचिन्ह दिसू लागले महर्षी भृगूच्या शापामुळे अग्नीला सर्व भक्षकत्व प्राप्त झाले आपण शिजवलेले अन्न भक्षण करून देवांचे अंगी असुराना मारण्याचे सामर्थ्य यावे या हेतूने आदितीने स्वयंपाक तयार केला इत्यात आपले व्रताचरण संपवून बुध तेथे आला व म्हणाला मला भिक्षा घाल परंतु हे अन्न प्रथम देवांनी भक्षण कळल्या वाचून दुसऱ्या कोणाला द्यावयाचे नाही म्हणून अदितीने बुधाला भिक्षा घातली नाही भिक्षा न मिळाल्यामुळे क्रुद्ध होऊन तुझ्या गर्भात विवस्वत दुसऱ्यांदा अंडरूपाने जन्म तेव्हा तुला विदरव्यथा होईल असा ब्रह्मस्वरूपी बुधाने अदितीला शाप दिला पुढे अदिती मातेने अंड फोडल्यामुळे श्राद्ध देव विवस्वानाला मारतंड असे नाव पडले दक्षाला एकंदर साठ कन्या होत्या त्यापैकी तेरा कश्यपाला दहा धर्माला दहा मनूला व 27 इंदूला दिल्या होत्या इंदूच्या नक्षत्ररूपी सत्तावीसही स्त्रिया सारख्याच सुंदर होत्या तरी त्याची रोहिणीवर सर्वांपेक्षा अधिक प्रीती होती तेव्हा बाकीच्या स्त्रियांना मत्सर उत्पन्न होऊन त्यांनी ही गोष्ट पित्याच्या कानावर घातली त्या पित्या सन्निध जाऊन म्हणाल्या भगवन आम्ही सर्वजणी सौंदर्यात अधिक उण्या नसता इंदूची रोहिणीवर अधिक ममता आहे हे ऐकून दक्ष म्हणाला त्याला क्षयरोग होईल त्या शापाने सोमराजाला राजयक्ष्मा झाला तेव्हा तो दक्षापाशी गेला व गेला असता दक्ष म्हणाला तू सर्व स्त्रियांशी समभावाने वागत नाहीस म्हणून मी तुला हा शाप दिला मग ऋषीने सोमाला सांगितले की तू या राजयक्ष्माने पछाडल्यामुळे झिजत चालला आहेस तर आता पश्चिम समुद्रात हिरण्य सरोवर नामक तीर्थ आहे तेथे जाऊन स्नान कर ऋषीच्या या उपदेशाप्रमाणे हिरण्य सरोवर तीर्थाला जाऊन चंद्राने त्यात स्नान केले व शापापासून आपली मुक, मुक्तता करून घेतली त्या ठिकाणी चंद्राला आपली प्रभा परत मिळाली यामुळे या तीर्थाला तेव्हापासून प्रभास हे नाव पडले परंतु दक्षाच्या शापामुळे अद्यापि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राची एक एक कला रोज कमी होते व प्रतिपदेपासून पुन्हा एक एक कलेने वृद्धिंगत होऊन पौर्णिमोला पौर्णिमेला त्याचे बिंब पूर्ण होते याशिवाय त्यावेळेपासून चंद्रमंडलावर मेघासारखा काळा डाग उत्पन्न झाला असून त्यामुळे ते कलंकयुक्त दिसते तेव्हापासूनच विमलचंद्राला शशलक्ष्म हे नाव मिळाले प्राचीन काली एकेवेळी स्थूलशिरा नामक ऋषीव्याने मेरूच्या उत्तर दिशेच्या अंगाला खडतर तपश्चर्य आरंभली त्याचे तपाचरण चालले असता सर्व वस्तूंचा परिमल वाहून नेणाऱ्या शुद्ध वायूने त्याचे शरीराला स्पर्श केला तपाने त्याचे शरीराचा दाह होऊन ते अगदी कृश झाले होते इतक्यात वायूची झुळक अंगावरून गेल्यामुळे त्याचे मनाला फार संतोष झाला त्या वायुरूपी व्यंजनाने उत्पन्न केलेल्या झुळकेमुळे त्या ऋषीला आराम वाटतो आहे तोच वृक्षाने आपल्या पुष्पशोभेचे प्रदर्शन केले पाहून ऋषींनी वृक्षांना शाप दिला की इथं उतर इथं उतर तुम्हाला सर्वकाली पुष्पे येणार नाही विविक्षित ऋतूतच येतील जगतकल्याणाकरता नारायणाने वडवामुख नामक ऋषीचे रूप अवतार घेऊन मेघ पर्वतावर मेरू पर्वतावर तपश्चर्येला आरंभ केला त्यावेळी एकदा त्यांनी समुद्राला अलीकडे बोलावले असता आज्ञाभंग करून तो आला नाही या कारणास्तव रागावून त्यांनी आपल्या अंगातील उष्णतेने समुद्राचे पाणी गोठून टाकून संथ बनवून धर्मबिंदू सारखे खारट केले व ते समुद्राला उद्देशून बोलले तुझे पाणी कोणीही पिणार नाही फक्त वडवामुखाने प्राशन केले असता त्याला तेवढे तुझे उदक मधूर लागेल त्याच्या शापाप्रमाणे अद्यापि समुद्राचे उदक खारट लागून फक्त वडवामुखाच्या जिव्हेलाच ते गोड लागते हिमालयाची कन्या जी उमा तिचेवर रुद्राचे मन झडले होते पश्चात ऋषी श्रेष्ठ भृगूनेही मला तुझी कन्या अर्पण कर असे हिमवतापाशी येऊन बोललेलेच बोलणे सांगितले तेव्हा मी यापूर्वीच तिचेसाठी रुद्र हा वर्ग योजला आहे असे हिमालयाने त्या ऋषीला उत्तर दिले तेव्हा भृगूने हिमवताला शाप दिला मी तुझी कन्या मागितली असता तू माझा अवमान केलास त्या पक्षी आतापर तुझवर रत्ने सापडणार नाही याप्रमाणे आज पावेतो ऋषिवचनाचा प्रत्यय येत आहे ए वंच अशा प्रकारच्या ब्राह्मणांचा महिमा आहे ब्राह्मणांच्या आशीर्वादानेच क्षत्रियाना शाश्वत्व शाश्वत व अव्यय पृथ्वीसारख्या पत्नीची प्राप्ती होऊन तिचा उपभोग घ्यावयास तात्पर्य हेच की ब्रह्मतेज हे अग्नी व सोम यांचेपासून उत्पन्न होऊन जगताला आधारभूत होऊन राहिले आहे नारायण नाम व्युत्पत्ती सूर्य व चंद्र हे परमात्म्याचे नेत्र असून त्यांचे किरण हे त्याचे केश होऊन सूर्य व चंद्र अनुक्रमे जगताला उष्णता व सामर्थ्य देऊन त्यांचे विश्व चालवले आहे आपल्या प्रकाशाने व सामर्थ्याने हे जगताला हर्षवितात अर्जुना अग्नी व सोम या उभयतांच्या या अशा कृतीमुळे मला ऋषिकेश ईशान वरद व लोकभावन ही नावे प्राप्त झाली आहेत इलोपहूता सहदिवा इत्यादी मंत्रांनी आहुती दिली म्हणजे यज्ञातील आपला प्रमुख हा विर्भाग मी हरण करतो वो माझा वर्ण ही हरितरत्नासारखा आहे म्हणून मला हरी हे नाम देण्यात आलेले आहे भूत मात्राचे मी ऋत म्हणजे अबाधित धाम म्हणजे निवासस्थान आहे म्हणून ऋतधाम या नावाने विप्र मला संबोधतात पूर्वी गो म्हणजे पृथ्वी समुद्रात गडप होऊन नाहीशी झाली होती तेव्हा मी ती गुहेेतून म्हणजे गुप्त ठिकाणाहून परत आणली अविंदम यासाठी गोविंद या नावाने देवांनी माझी स्तुती केली शिपिविष्ट असे एक माझे नाव आहे ज्याचे शरीर रोमरहित असते त्याला शिपी अशी संज्ञा आहे शिपी निर्मळ स्वरूपाने जो सर्व जगत व्यापून राहिला आहे त्याला शिपिविष्ट म्हणतात एकाग्र भक्त यासक ऋषीने अनेक यज्ञांमध्ये शिपिविष्ट या नावानेच मला हविर्भाग ग्रहण करण्यास निमंत्रण केले यामुळे शिपिविष्ट हे गुय्य नाम मी पत्करले आहे उदारधी यासकाने तेव्हा शिपिविष्ट नावाने, दे नावाने माझे स्तवन केले तेव्हाच पाताळात नष्ट झालेल्या निरुपताचा त्याला माझ्या प्रसादाने उद्धार करता आला मी कधी जन्मलो नाही मी कधी जन्म घेत नाही व पुढे केव्हाही घेणार नाही तथापि मी सर्व भूतांचा क्षेत्रज्ञ आहे व म्हणूनच मला अज म्हणतात मी अद्याप क्षुद्र किंवा अश्लील भाषण केलेलं नाही ब्रह्मदेवाची कन्या व सत्याची मूर्ती देवी सरस्वती जिला रुता असेही अभिवा अभिधान आहे ती नेहमी माझे मुखात वास करते हे कोणते या मी आपल्या आत्म्याचे ठिकाणी सत व असत या दोहांचाही अंतर्भाव केला आहे ब्रह्मदेवाचे सदन जे पुष्कर म्हणजे तपवन तेथील ऋषी मला सत्य या नावाने संबोधतात मी कधीही सत्वापासून ढळलो नाही किंबहुना सत्वाची प्रवृत्ती मजपासूनच झाली आहे असे समज हे धनंजया माझे ठिकाणी प्रथमपासून असलेल्या सत्वगुणाने माझ्या प्रस्तुत जन्मात देखील मला सोडले नाही मी सत्वगुणाने युक्त असल्यामुळे फलाशक्ती न ठेवता कर्मे करीत असतो त्या कारणानेच मला पापाचा स्पर्शही नाही सत्वगुणाच्या वागणुकीने प्राप्त होणाऱ्या ज्ञानानेच माझे दर्शन होते सत्वगुणी लोकांमध्ये माझी गुणना करतात म्हणून मला सात्वत असे संज्ञ आहे हे पृथानंदना अर्जुना नांगराचा विशाल व काळ्या कुळकळीत लोखंडाचा फाळ होऊन मी जमीन नांगरतो तसेच माझा वर्णही सावळा म्हणजे कृष्ण हे या गुणावरून मला कृष्ण नामाची प्राप्ती झाली आहे मी पृथ्वीचा आपाशी आकाशाचा वायुशी व वायूचा तेजाशी संयोग घडवून आणला आहे त्यामुळे मला वैकुंठ असे म्हणतात वी म्हणजे वायू कु म्हणजे पृथ्वी ठ म्हणजे आकाश विकुंठा नामक शलेशन करता वैकुंठ ब्रह्माशी तादात्म्य पावून सर्वसंग मुक्त होणे म्हणजे निर्वाण हाच श्रेष्ठ धर्म मानला आहे या धर्मापासून मी कधीही चळत नाही म्हणून मला अच्युत असे म्हणतात पृथ्वी व आकाश ही दोन्ही सर्वव्यापी आहे त्यांना मी उचलून धरले आहे म्हणून मला अधोक्षज हे नाव मिळालेले अधा पृथ्वी अक म्हणजे आकाश संयमती म्हणजे यती। अधोक्षज या शब्दानेच वर्णन केले आहे प्रभू नारायणा वाचून जगतात दुसऱ्या कोणालाही अधोक्षज नाव देता येणार नाही पात्रता नाही असे प्राचीन श्रेष्ठ ऋषींनी सांगून ठेवले आहे यज्ञात मला मिळणाऱ्या धृताच्या आहुतीने माझे सामर्थ्य पोसले जाऊन माझ्या सामर्थ्याने जगातील जंतुमात्रांचे प्राणसंरक्षण होते म्हणून मला एकांतिक वेदवेत्याने धृतारची असे नाव ठेवले पित्त श्लेष्ठा व वात या कर्मांपासून उत्पन्न होणाऱ्या तीन धातूहून यांच्या संयोगाने शरीर बनते या आहेत तोपर्यंत जंतूचे शरीर सुरळीत चालते परंतु या धातू कमी कमी होऊ लागल्या म्हणजे शरीर क्षीण होऊन प्राणी मृत्यूच्या वाटेला लागतो ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आयुर्वेद वेत्यानी मला त्रिधातू म्हटले आहे हे भारता भगवान धर्माला लोक वृष नावाने संबोधितात म्हणून मलाही निघंटामध्ये वृषोत्तम संज्ञा दिली आहे कपि म्हणजे वरा श्रेष्ठ व वृष म्हणजे धर्म म्हणून कश्यप प्रजापति ने वृषाकपी नावाने मजे स्तवन के लिए सुरसुर आदि मध्या व अंता थांग लगत नहीं हमुे अनादि अमध्य व अनंत्य नावाने स्तवन करता ईश विभु व लोकसाक्षी ही ही आणखी नावे हैं धनंजया पवित्र कथाच मी नेहमी श्रवण करतो पापाचा मला संपर्कही ना, संपर्क नाही या कारणाने श्रवा हे नाव मला पडले एक शिंगाचा वराह होऊन पृथ्वी मी सागरातून बाहेर काढली म्हणून मला एकच शृंग हे नाव प्राप्त झाले हे वराह रूप धारण केले असता मला तीन वशिंडे म्हणजे कुकूद होती या विशेषणावरून माझे त्रिकुकूद हे नाव विख्यात झाले कपिलानुयायी सांख्यज्ञानी लोक ज्याला म्हणजे परमात्म्याला विरंच म्हणतात तो मीच विरंचाला प्रजापती हा पर्याय शब्द आहे हे सर्व जगत उत्पन्न करून प्राणीमात्रांमध्ये छक्ती ठेवली असल्यामुळे त्याला विरंची स्वरूपी असे म्हणतात विद्येसहवर्तमान आदित्य स्वरूपात लीन झालेला सनातन कपी हिरण्यवर्ण असे नाव सांख्य सिद्धांत वेतते मला देतात पृथ्वीवर नेहमी योगी ज्याचे पूजन करतात व तेजपुंज हिरण्यगर्भ या नावाने वेदात ज्याची स्तुती केली आहे तो माझ्याहून अन्य कोणी नाही 21 सहस्त्र श्लोकांचा ऋग्वेद मीच सहस्त्र शाखांचा सा सामवेद मीच दुर्लभ माधे माझे वेदवेते विप्रम भक्त आरण्यकोपनिषदद्वारा माझे स्तोत्र गातात छप्पन्न आठ व सदतीस मिळून एकशे एक, एक शाखांच्या यजुर्वेदात माझेच वर्णन केले आहे पाच कल्प व सर्व कृत्य यासह अथर्ववेद मीच आहे असे अथर्ववेद ज्ञाते विप्र समजतात हे धनंजया अन्य शाखा भेद आहेत ते शाखातील श्लोक स्वर वर्ण व उच्चार ही सर्व मत्कृत आहेत हे लक्षात घे हे पार्था उत्पत्तीच्या वेळी जी हयशिराकृती उत्पन्न होऊन सर्व देवांना वर देते तीही मीच होय वेदांच्या पुरवणी ग्रंथात जे क्रम अक्षर इत्यादी विभाग सांगितलेले आहेत त्यांचा ज्ञाताही मीच आहे वामदेवाने निर्दिष्ट केलेल्या मार्गाने जाऊन महात्मा पांचाल ऋषीला माझ्याच प्रसादाने सनातन परमात्म्यापासून क्रमशास्त्र म्हणजे शब्द व पदे जोडण्याचे नियम अवगत झाले पुढे वाभ्रव्याच्या कुलातील गालवाने कर्मशास्त्रात पारंगता संपादित केली कर्मवेत्यातील तो अग्रगण्य होय श्रेष्ठ योगसिद्धी मिळवून त्याने नारायणापासून वरसंपादन केला आणि त्या सामर्थ्याने शिक्षा व क्रम या दोन शास्त्रांवर त्याने ग्रंथ लिहिले जन्ममरणापासून काय काय दुःख आहेत याचा विचार करून राजा कुंडरीक आणि प्रतापशाले ब्रह्मदत्त यांनी शेवटी माझ्या प्रसादाने योग्यांना मिळणारे श्रेष्ठ पद संपादन केली परंतु या गोष्टी त्यांना सात जन्म जावे लागले हे कुरुषार्दूला पार्था काही कारणाने मी पूर्वी धर्माच्या उदरी अवतीर्ण झालो म्हणून मला धर्मज म्हणू लागले नर नरनारायण या दोन रूपांनी मी धर्माच्या घरी जन्म घेतला व धर्माच्या साधनाने गंधमादन पर्वतावर अव्य तपश्चर्या केली त्याचवेळी दक्षाच्या येथे यज्ञ चालला होता त्यात हे भारता रुद्राला दक्षाने हविर्भाग दिला नाही तेव्हा दधीची ऋषीच्या आज्ञेने रुद्राने दक्ष यज्ञाचा विध्वंस केला त्याने आपला एकसारखा पेटणारा शूल कोपाने दक्षाकडे फेकला त्यामुळे दक्षयज्ञातील एकूण एक वस्तूची राखरांगोळी झाली नंतर पार्था शूलाचे काम झाल्यावर अति वेगाने तो शूल आमच्या अनुरोधाने आला व नारायणाच्या ना वक्षस्थरावर जोराने येऊन आदळला त्या शूलाच्या तेजाने नारायणाचे ना केश विकृत होऊन मुंजगवताच्या वर्णाचे झाले म्हणून त्याला मुंजकेशवान हे अभिधान मिळाले पुढे महात्म्या नारायणाने हुंकार करता क्षणीच त्या शूलाचे सामर्थ्य नष्ट होऊन तो, तो परत शंकराच्या हातात जाऊन पडला यामुळे रागावून रुद्र हा नरनारायण ऋषी तप करीत होते तेथे त्यांचे अंगावर धावून आला तेव्हा नारायणाने आपल्यावर चालू इंगेत असलेल्या रुद्राच्या नरडीला हात घातला तेव्हा विश्वपती जो नारायण त्याच्या करस्पर्शाने रुद्राचा कंठ विवर्ण होऊन त्यावेळेपासून शिती कंठ हे नाव रुद्राला प्राप्त झाले रुद्राचा नाश करण्याकरिता नराने एक गवताची काडी म्हणजे दर्भा हातात घेतली व जवर मंत्र प्रोक्षण केली तेव्हा त्या दर्भापासून एक मोठा परशू उत्पन्न झाला नराने तो रुद्रावर जोराने फेकला असता रुद्राचा नाश न होता त्याचे तुकडे तुकडे झाले नराने फेकलेल्या परशूची खंडे झाल्यामुळे खंड परशू हे नाव मला प्राप्त झाले अर्जुन विचारतो हे वृष्णिकुलजा जनार्दना त्रैलोक्याचा नाश करू या त्या युद्धात शेवटी श्रीने कोणाला माळ घातली ते मला सांगा श्री भगवान सांगतात रुद्र व नारायण यांचे युद्ध झुंटल्यानंतर सर्व जगत उद्विग्न झाले यज्ञामध्ये मंत्रयुक्त अर्पण केलेल्या शुभ हविर्भागांचा अग्नि स्वीकार करिनासा झाला शुद्धचित्त ऋषींना वेद आठवनात आठवणासे झाले रजोगुण व तमगुण याने देवांवर आपला पगडा बसविला। पृथ्वी हदरू लागली आकाश फाटले सर्व तेजोगुलांचे तेज नष्ट झाले ब्रह्मदेव देखील आपल्या आसनांवरून खाली आला समुद्र कोरडे पडले आणि हिमालय विदीर्ण झाला हे पांडुनंदना या प्रकारची अनिष्ट सूचक चिन्हे दिसू लागली तेव्हा ज्या ठिकाणी हे युद्ध चालले होते ते, ते महात्म्य ऋषी व देव देववृंद यासह ब्रह्मदेव लगबगीने आला आणि निरुपताने ज्याचे ज्ञान होते त्या चतुर्मुख ब्रह्मदेवाने अंजली सोडून तो रुद्राला म्हणाला जगताला उत्पन्न झालेली भीती दूर होऊन जगताचे कल्याण हो हे विश्वनाथा जगताचे हित भावे या बुद्धीने अयोध्ये खाली ठेव जो अक्षर आहे अव्यय आहे ईश आहे वो लोकांचा संरक्षक आहे ज्याला कूटस्थ असे म्हणतात जो करता आहे व अकर्ताही आहे आणि जो द्वंद्वा पलीकडे आहे त्या परमात्म्याची ही व्यक्त झालेली शुभमूर्ती होय तोच परमात्मा नरनारायणांच्या मूर्तिरूपाने व्यक्त झाला आहे नर नरनारायण हे धर्माच्या कुलात उत्पन्न झाले असून महातपोनिष्ठ व्रताचारी व देवश्रेष्ठ आहेत काही कल्पनातीत कारणाने आद्यसृष्टीचे वेळी मी परमात्म्याच्या प्रसादापासून उत्पन्न झालो व सनातन असा तू क्रोधापासून उत्पन्न झालास म्हणून देव ऋषीश्रेष्ठ व मी यासह हो, तू त्वरीत परमात्म्याची द्विधा द्विधामूर्ती नर व नारायण यांचे पूजन करून यास प्रसन्न करून घे म्हणजे त्रैलोक्य शांत होईल यात विलंब करू नको ब्रह्मदेवाचे भाषण श्रवण करून रुद्राने क्रोध आवरला व आद्यदेव वरेण्य वरद प्रभू जो नारायण देव त्याला शरण जाऊन त्याने त्याला प्रसन्न करून घेतले तेव्हा लागलीच तो वरद जितक्रोध व जितेंद्रिय प्रभू प्रसन्न होऊन रुद्राशी ताद्यात्यपवला मग ऋषी व ब्रह्मादी देव यानी नारायणाचे पूजन केल्यावर तो जगन्नाथ हरी ईशानाला उद्देशून म्हणाला ज्याने तुला ओळखले त्याला माझेही ज्ञान झाल्यासारखे आहे जो तुझ्या मागून चालला तो माझ्या मागून आल्याप्रमाणेच आहे तुझ्या माझ्यामध्ये काही एक भेद नाही भेदभाव बिलकुल मनात आणू नको तुझ्या शूलाच्या प्रहाराचे चिन्ह माझे वक्षस्थलावर उमटल्यामुळेच मला श्रीवत्स या नावाने आजपासून लोक हाक मारतील आणि माझ्या हस्ताचे चिन्ह तुझ्या कंठावर उमटल्या कारणाने तुला श्रीकंठ असे नाव प्राप्त होईल श्री भगवान सांगतात याप्रमाणे पार्था त्यांनी परस्परांच्या शरीरांवर प्रहार केल्यामुळे त्यांच्या देहांवर ही चिन्हे उमटली परंतु लागलीच त्या दोघा ऋषींचे व रुद्राचे ऐक्यही झाले मग देवांना निरोप देऊन नरनारायणांनी आपले अव्यग्र तपाचरण पुढे चालू केले हे पार्था या झटापटीत नारायणाचा शेवटी जय कसा झाला हे मी तुला कथन केले याप्रमाणे हे भारता ऋषींनी नारायण परमात्म्याचे ज्या विविध गुह्यनामांनी संकीर्तन केले आहे त्यातील रहस्य मूल मूळ सह व यौगिक अर्थासह मी तुला उलगडून सांगितले या प्रकारे अनेक रूपे धारण करून हे या मी भूलोक ब्रह्मलोक सनातन गोलोक इत्यादिकांमध्ये संचार करतो मी तुझे रक्षणाची काळजी वाहिल्यामुळे भारतीय युद्धात विजयश्रीने तुला माळ घातली युद्धामध्ये तुला पुढे जो चालत होता तोच रुद्र हे कौंतेया त्याच देवाधिदेवाला कपरदिन व काल अशी नावे असून त्यांची उत्पत्ती माझ्या क्रोधापासून झाली आहे ज्या रिपूंना तू यमसदनास पाठवलेस ते तुझ्या आधीच रुद्राने ठार केले होते त्या अत्यंत वीर्यशाली उमापती देवाधिदेवाला नमस्कार कर आणि ज्याला क्षय नाही त्या जगदीश नारायणालाही प्रणाम कर हे धनंजया जो माझ्या क्रोधापासून उत्पन्न झाला असे मी वारंवार सांगितले आहे त्याचा प्रभाव तू आता ऐकलास अशा प्रकारचा आहे ओम तत्स